पुस्तक साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण तिसरे प्रेमाचे लग्न काहीतरी करून फोरीचे एकदा लग्न लावा ती एकदा सासरी गेली म्हणजे हे डोळे मिटीन घरातून बाहेर पडता येत नाही कोणीकडे जाता येत नाही तुमचा माणी स्वभाव आडा येतो माफी मागाव मोकळेवा परंतु ते नाही अगं आपली काही चूक असेल तर ना माफी मागायची पातक्यांची माफी मागणे म्हणजे सर्वात मोठे पाप मेलो तरी मी माफी मागणार नाही परंतु प्रेमाचे कल्याण व्हावे असे नाही का तुम्हाला वाटत तुम्ही आम्ही जाऊ परंतु तिला जगात जगायचे आहे मी तिच्यासाठी खटपटका करीत नाही सतरा ठिकाणी धोंडे मारून पाहत आहे कुठेतरी धोंडा लागेल मी सांगू का या शेवटी नेमानेमाच्या गोष्टी असतात परंतु प्रयत्न करू नये ना असे नाही जेथे जेथे मी जातो तेथे तेथे सनातनी गुंड मोडता घालतात लग्न मोडणे यासारखे पाप नाही इतक्यात प्रेमा आली बाबा तुम्ही सचिंत का आई तू का अशी तुझ्यासाठी चिंता सगुणाबाई म्हणाल्या माझी चिंता देवाला आहे सत्यनारायणाला आहे बाबा माझ्या लग्नाची एवढी काय आता यात नाही झाले लग्न म्हणून काय बिघडले प्रेमा तू लग्न केलेच पाहिजेस तू लग्न करणार नशील तर जीव देईन अब्रूचे धिंडोडे चालले आहेत तेवढे पुरे तुम्ही मुली लग्न नको नको म्हणता व उद्या दुसऱ्याच गोष्टी कानावर येतात ते काही नाही तू लग्न करणार की नाही बोल आता सांग आई माझ्यावरचा तुझा विश्वास का अजिबात गेला वयात आलेल्या माणसाचा विश्वास धरू नये दुथडी भरून जाणाऱ्या नदीला नीट अडवून ठेवणेच बरे नाही सर्वनाश वायाचा आई द्याहो मला वाटेल तेथे करा एकदा लग्न व कृतार्थ मग पस्तवू नका म्हणजे झाले असे म्हणून प्रेमावर गच्चे जाऊन बसली ती झाली होती दुःखी झाली होती रामराव पुन्हा निघाले एके दिवशी शंभू जणांचा मुलगा तात्या अकस्मात रामरावांच्या घरी आला प्रेमा आई कुठे आहे थांबा हां बोलावते प्रेमाने आईला बोलावून आणले सगुणाबाई आल्या प्रेमाच्या आई, प्रेमा आई तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो आहे कोणती गोष्ट आणि तुम्ही आमच्याकडे कशाला आलेत तुमच्यावरही बहिष्कार पडायचा आम्ही अद्याप गरीब झालो नाही गरीबांवर बहिष्कार पडतात जेथे लक्ष्मी आहे तेथे अधर्म कसा राहील तेथे धर्म असलाच पाहिजे बहिष्काराची आम्हाला भीती नाही आणि तुमच्यावरचाही बहिष्कार उठण्याचा एक उपाय सांगायला मी आलो आहे सांगू कोणता उपाय शक्य आहे का शक्य आहे सहज शक्य आहे सांगा तर तुमची प्रेमा मला द्या माझे बाबा आिला सून म्हणून करून घ्यायला तयार आहेत ते ग्रामस्थांचे मन वळवून बहिष्कारही उठवतील प्रेमा तेथून निघून गेली प्रेमा थांब जाऊ नकोस जाऊ दे लग्नाच्या गोष्टी निघाल्या कि तिला तुमच्या प्रेमावर माझे प्रेम आहे आमचा विवाह होऊ दे तुमचा बहिष्कार उठू दे तुम्हाला सुख व आम्हाला सुख परंतु प्रेमाचे काय आहे ती आमच्याकडे खेळायला येत असे तिचेही माझ्यावर प्रेम असेल आणि नसेल तर पुढे बसेल बायकांच्या शेवटी ज्यांच्याशी लग्न लागते त्यावर प्रेम झडते पहा बो बाबांच्या संमतीने मी आलो आहे असं म्हणून तात्या गेला तो गेल्यावर सगुणाबाई म्हणाल्या किती धिट्ट तरी आहात्या रामराव घरी परत आले ते थकले होते कोटे काही जमले नव्हते सगुणाबाईंनी तो तात्याचा उपाय सांगितला रामराव चिडले संतापले तात्याच्या कानावर वा त्या वार्ता गेल्या शंभू नाना व तात्या यांनीही प्रेमाचे लग्न नाहीच कोटे ठरू द्यायचे अशी प्रतिज्ञा केली त्यांचे विषप्रसारक दूत सर्वत्र हिंडत असत रामरावांनी आता दूर दूर ठरविले सगुणाबाई व प्रेमा यांना घेऊन ते एके दिवशी रात्री गुपचुप घराबाहेर पडले ते मुंबई झाले तेथून नागपूरला आले प्रेमा व सुगुणाबाई यांना तिथे एका ठिकाणी ठेवून ते इंदूर उज्जैनी महू दिल्ली सर्वत्र संचार करीत गेले एके ठिकाणी एक स्थळ मिळाले तो एका मोठ्या अंमलदाराचा मुलगा होता मुलालाही लवकरच मोठी नोकरी मिळायची होती साहेब लोकात पिता पुत्रांची जाणपछान होती मग आमची प्रेमा तुम्हाला पसंत आहे ना फोटो तर पाहिलातच रामरावांनी विचारले परंतु हुंड्याचे कुठे ठरले सदानंद पंत म्हणाले किती पाहिजे हुंडा पाच हजार तरी हवा हे पहा मी पाच हजार हुंडा देतो परंतु पुन्हा मात्र माझ्याजवळ काही मागू नका घर दार सारे विकून मी पाच हजारांची भरपाई करतो ठीक तर ठरवून टाकूया कुठे करायचे लग्न नागपूरला घेऊ उरकून रामराव नागपूरला परत आले त्यांनी सर्व हकीकत सांगितली प्रेमा व वा सगुणाबाई यांना तेथेच ठेवून ते शिवतरला आले त्यांनी आपले उत्कृष्ट शेत विकायला काढले परंतु कोण घेणार शेत शेत कोणी घेऊच नका सनातनी म्हणू लागले परंतु आपण न घेऊ तर आफ्रिकेतून व्यापार करून पैसे आणणारे मुसलमान गेतील. सर्वत्र त्यांच्या जमिनी होऊ लागल्या बहिष्कार असला म्हणून जमीन घ्यायला काय हरकत आहे नाना म्हणाले बरोबर बरोबर शंभूराना ते शेत तुम्हीच घ्या वाटेल ती किंमत पडो घ्याच मुसलमानांपेक्षा अधिक किंमत देऊन शंभू नानांनी ते शेत घेतले पैसे घेऊन रामराव नागपूरला आले त्यांनी पाच हुंडा मोजून दिला जावायला पोशाख दिला अंगठी दिली थाटाने लग्न झाले प्रेमा आज सासरी जाणार होती कोणास माईन सासरची माणसे कशी आहेत पैश्याची पैशाची आश्यक दिसत होती प्रेमाचा पती एखाद्या सायबाच्या मुलासारखा दिसे गोरा गोरा लालबुंद होता परंतु त्याची मुजरा पाहून प्रसन्न वाटत नसे त्याचे हसणे गोड वाटत नसे मोकळे वाटत नसे परंतु सगुणाबाईंना जावाई फार आवडला प्रेमा सासरी नीट तुझे दैवथोर नवरा कसा नक्षत्रासारखा आहे त्याला मुठीत ठेव नवऱ्याला मुठीत ठेवणे ही संसार सुखाचा करण्याची मुख्य किल्ली हट्ट सोडून दे लहानपणाचे तुझे विचार सोडून दे समजलीस ना जप प्रेमा काही बोलली नाही तिची पाठवणी करून रामराव व सोगुणाबाई परत शिवतरला गेली एकदाचे लग्न झाले